अध्याय सोळावा चित्रकेतुला वैराग्य आणि संकर्षण देवांचे दर्शन श्री शुकदेव म्हणतात परीक्षिता त्यानंतर देवर्षी नारदाने मृत राजकुमाराचा जीवात्मा शोकाकुल स्वजनांना त्यानंतर देवर्षी नारदाने मृत राजकुमाराचा जीवात्मा शोकाकुल स्वजनांना प्रत्यक्ष दाखवून त्याला ते म्हणाले हे जीवात्म्या तुझे कल्याण असो बुझे मातापिता सगळे सोयरे तुझ्या वियोगाने अत्यंत शोकाकुल झाले आहेत तू आपल्या शरीरात परत येऊन उरलेले आयुष्य आपल्या आपतिष्टांबरोबर घालव आणि राजसिंहासनावर बसून आपल्या पित्याने दिलेले भोग भे जीवात्मा म्हणाला मी आपल्या कर्मानुसार देवता मनुष्य पशुपक्षी इत्यादी योनिंमध्ये भटकत असताना कोणत्या जन्मांमध्येही माझे मातापिता झाले निरनिराळ्या जन्मांमध्ये सर्वजणच सर्वांचे भाऊबंद नातलं शत्रू मित्र मध्यस्थ तटस्थ आणि द्वेष करणारे होत असतात जसे सोने इत्यादी खरेदी विक्री होणाऱ्या वस्तू एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्याकडे जातात येतात त्याप्रमाणे जीवसुद्धा निरनिराळ्या योनींमध्ये जातात येतात नित्य असणाऱ्या पदार्थांचा संबंधसुद्धा बरोबर कायमचा नसतो आणि जोपर्यंत ज्याचा ज्या वस्तूंशी संबंध असतो तोपर्यंतच त्याची त्या वस्तूबाबत ममताही असत जीव हा कायमचा आणि अहंकार रहित आह तो गर्भामध्ये येऊन जोपर्यंत ज्या शरीरात राहतो तोपर्यंतच तरीर आपले समजतो हा जीव नित्य अविनाशी सूक्ष्म सर्वांचा आश्रय आणि स्वयंप्रकाश आहे हा ईश्वर स्वरूप असल्यामुळे आपल्या मायेच्या गुणांनीच स्वतःला विश्वाच्या रुपामध्ये प्रकट करतो याला कोणी अत्यंत प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही आपला नाही की परका नाही कारण गुणदोष करणाऱ्यांच्या वृत्तीचा हा एकटाच साक्षी आहे हा आत्मा कार्यकारणाचा साक्षी आणि स्वतंत्र आहे म्हणून हा शरीराधिकांचे गुणदोष किंवा कर्मफळे घेत नाही नेहमी हा त्रयस्ताप्रमाणे तटस्थ राहतो श्री शूक म्हणतात असे सांगून तो जीवात्मा निघून गेला तेव्हा ते ऐकून आश्चर्यचकित झालेल्या त्या बांधवांनी स्नेहबंधन तोडून शोकही सोडून दिला यानंतर त्याच्या नातलगांनी मुलाच्या मृतदेहाच्या योग्य त्या क्रिया पूर्ण केल्या आणि ज्यामुळे शोक मोह भय आणि दुःखाची प्राप्ती होते तो सोडण्यास कठीण असा स्नेह सोडून दिला ज्या राण्यांनी बाळाला मारले होते त्या बालहत्या कल्यामुळे लज्जित आणि निस्तेज झाल्या होत्या त्यांनी अंगिरा ऋषींचा उपदेश आठवून मत्सर सोडून यमुनच्या तटावर ब्राह्मणांच्या आदेशानुसार बालहत्येच प्रायश्चित्त घेतल अशा प्रकार ऋषींच्या उपद्रानविबुद्धी जागृत झाल्यामुळे तळ्यातील चिखलातून बाहेर आलखा हत्तीप्रमाणे चित्रकत्तू घरदार रूप अंधाऱ्या विहिरीतून बाहेर आला यमुना नदीत विधीपूर्वक स्नान करून त्याने तर्पण इत्यादी धार्मिक क्रिया केल्या त्यानंतर इंद्रियांना जिंकून आणि मौनव्रत धारण करून त्याने ब्रह्मपुत्रांना वंदन केले चित्रकेतू जितेंद्रिय भगवतभक्त आणि शरणागत आहे असे पाहून भगवान नारदानी अत्यंत प्रसन्न होऊन त्याला या विद्येचा उपदेश केला हे भगवंत वासुदेव प्रद्युग्न अनिरुद्ध आणि संकर्षण स्वरूप आपल्याला नमस्कार करून आम्ही आपले ध्यान करतो आपण विज्ञान स्वरूप आहात आपली मूर्ती परमानंदमय आहे आपण आपल्या स्वरूपभूत आनंदातच मग्न आणि शांत आहात द्वैतदृष्टी आपल्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही मी आपल्याला नमस्कार करतो आपल्या स्वरूपभूत आनंदाच्या अनुभूतीमुळे आपण मायाजनित रागद्वेषाधिक सोडून दिले आहेत आपण सर्वांच्या इंद्रियांचे प्रेरक महान आणि विराट स्वरूप आहात मी आपल्याला नमस्कार करतो मन आणि वाणी आपल्यापर्यंत न पोहोचता मधूनच परत येते त्यानंतर अद्वितीय नामरूपरहित चेतनमात्र आणि कार्यकारणाच्या पलीकडील जी वस्तू राहते ती आमचे रक्षण करू हे कार्यकारण रुप जग ज्यापासून उत्पन्न होत ज्याच्यात राहत आणि ज्यामध विलीन होत मातीच्या वस्तूत मातीओतप्रत व्यापलि असावी त्याप्रमाण सर्व विश्वात व्यापून असणाऱ्या त्या परब्रम्ह स्वरूप आपल्याला मी नमस्कार करीत आह आपण जरी आकाशाप्रमाण आतबाहेर व्यापून आहात तरी आपल्याला मन बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय जाणू शकत नाही तसेच प्राण आणि कर्मेंद्रिये आपल्या क्रियारूप शक्तींनी स्पर्शसुद्धा करू शकत नाही मी आपण नमस्कार करतो जसे लोखंड अग्निने तापल्यानंतर जाळू शकते एरवी नाही त्याप्रमाणे शरीर इंद्रिये प्राण मन आणि बुद्धी आपल्या चैतन्यांशाने युक्त होऊनच जागृतीत आणि स्वप्नात आपापली कामे करतात ती सुषुप्ती आणि मूर्छित अवस्थेत चैतन्यावशाने युक्त नसल्यामुळे आपापली कामे करण्यास असमर्थ ठरतात ज्याला द्रष्टा म्हणतात तेही आपलेच एक नाव आहे जागृती इत्यादी अवस्थांमध्ये आपण त्याचा स्वीकार करता महाप्रभावशाली महाविभूतिपती भगवान महापुरुषांना नमस्कार असो श्रेष्ठ भक्तांचे समुदाय आपल्या करकमलांच्या कळ्यांनी आपल्या दोन्ही चरणकमलांच्या सेवेमध्ये तत्पर असता प्रभो आपण सर्वश्रेष्ठ आहात मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे श्री शुक्रदेव म्हणतात परीक्षिता नारद आपल्या शरणागत भक्त चित्रकेतुला या विद्देचा उपदेश करून महर्षी अंगिरांच्या बरोबर ब्रह्मलोकी निघून गेले नारदांनी दिलेल्या त्या विद्येचे चित्रकेतूने त्यांच्या आज्ञेनुसार फक्त पाणी पिऊन सात दिवस मोठ्या एकाग्रतेने अनुष्ठान केले हे राजा त्यानंतर त्या विद्येच्या अनुष्ठानान सात रात्रीनंतर राजा चित्रकेतूला विद्याधरांचे अखंड आधिपत्य प्राप्त झाले यानंतर काही दिवसांनी या विद्येच्या प्रभावाने त्याचे मन आणखी शुद्ध झाले आता तो देवादिदेव भगवान शेषांच्या चरणांजवळ पोहोचला भगवान शेष सिद्धेश्वरांच्या समुदायात विराजमान आहे त्यांचे शरीर कमळातील तंतूंप्रमाणे गौरवर्णाचे आह त्यांनी निळ्या रंगाच वस्त्र परिधान केल आहे। डोक्यावर मुकुट दंडामध बाजूबंद कमरेला कमरपट्टा आणि मनगटांमध कडी इत्यादी अलंकार चमकत आह डोळ अरुणासारखी तांबू स्वरणाच आह आणि मुखावर प्रसन्नता शोभून दिसत आह असकूला दर्शन झाल भगवान शेषांच दर्शन होताच राजर्षी चित्रकत्तूची सर्व नष्ट झाली त्याच अंतकरण स्वच्छ आणि निर्मळ झाल हृदयामध्ये भक्तीचा पूर आला त्यामुळे नेत्रांमधून प्रेमाने अश्रू कळू लागले शरीरावर रोमांच उभे राहिले अशा स्थितीत त्याने आदिपुरुष भगवान शेषांना नमस्कार केला त्याच्या नेत्रातून जे प्रेमाश्रू व्हा लागले त्यामुळे भगवान शेषांचा चरण ठेवण्याचा चौरंग भिजून गेला प्रेमाचा उद्रेक झाल्यामुळे त्याच्या तोंडून एकही अक्षर बाहेर पडू शकले नाही पुष्कळ वेळपर्यंत तो, तो भगवान शेषांची मुळी स्तुती करू शकला नाही थोड्या वेळानंतर त्याला बोलण्याची थोडीशी शक्ती आली विवेक बुद्धीने त्याने मन एकाग्र केले आणि सर्व इंद्रियांच्या बाह्यवृत्ती रोखून धरल्या नंतर ज्यांच्या स्वरूपाचे पांचरात्रे इत्यादी भक्तिशास्त्रात वर्णन केले आहे त्या जगद्गुरुंची त्याने स्तुती सुरू केली चित्रकेतू म्हणाला हे भगवंत आपण अजिंक्य आहात तरी जितेंद्रिय आणि समदर्शी साधुनी आपल्याला जिंकले आहे आपण सुद्धा आपल्या गुणांनी त्यांना जिंकले आहे जे निष्काम भावाने आपले भजन करतात त्यांना आपण अत्यंत दयाळूपणाने स्वतःलाही देऊन टाकता भगवन जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय आपले लिलाविलास आहेत विश्वनिर्माता ब्रम्हदेव इत्यादी आपल्या अंशाचेही अंश आउशा आहेत तरी सुद्धा ते स्वतःला तुमच्याहून वेगळे समजून उगीच एकमेकांशी स्पर्धा करतात अतिशय लहान परमाणूपासून ते स्वतः मोठ्या महत्त्वापर्यंत सर्व वस्तूंच्या सुरुवातीला शेवटी आणि मध्ये आपणच असता तरीही आपण आदी मध्य आणि अंतरहित आहात कारण कोणत्याही पदार्थाच्या सुरुवातीस आणि शेवटी जी वस्तू असते तीच मध्ये सुद्धा असते पृथ्वी इत्यादी एकापेक्षा एक दहा सात आवरणांनी घेरलेला हा जो ब्रह्मांड कोष आहे तो आपल्याप्रमाणेच दुसऱ्या कोट्यावधी ब्रह्मांडांसह आपल्यामध्ये एका परमाणूप्रमाणे फिरत राहतो आणि असे असून सुद्धा त्याला आपला अंत लागत नाही म्हणून आपण अनंत आहात जे नरपशु केवळ विषयभोगच इच्छितात ते आपले भजन न करता आपल्या विभूती स्वरूप इंद्रादी देवतांची उपासना करतात हे प्रभु, जसा राजकुलाचा नाश झाल्यानंतर त्याच्या अनुयायांची उपजीविकाही नाहीशी होते त्याचप्रमाणे क्षुद्र उपास्य देवतांचा नाश झाल्यावर त्यांनी दिलेले भोगही नष्ट होतात हे परमात्मन ज्ञानस्वरूप आणि निर्गुण अशा आपल्या ठिकाणी केलेली सकाम भावनासुद्धा इतर कर्मांप्रमाणे जन्ममृत्युरूप फळ देणारी असत नाही जसे भाजलेल्या बीजांना अंकूर येत नाही कारण जीवांना जी सुखदुःखादी द्वंद्वे उत्पन्न होतात ती निर्गुणापासून नव्हे तर सत्वादी गुणांपासूनच होतात हे अजित ज्यावेळी आपण विशुद्ध भागवत धर्माचा केला होता त्याच त्याचवेळी आपण सर्वांना जिंकून घेतले कारण स्वतःजवळ कोणत्याही प्रकारचा संग्रह न ठवणारे आत्माराम सनकादी ऋषीसुद्धा मोक्षप्राप्त करण्यासाठी त्याच भागवत धर्माचा आश्रय घेतात भागवत धर्मांमध्ये मी तू किंवा माझे तुझे अशी विषम बुद्धी नसते याउलट ज्या धर्मात भेदबुद्धी असते तो धर्म अशुद्ध नाशवान आणि अधर्म प्राय असतो आपले आणि दुसऱ्याचे सुद्धा अहित करणाऱ्या सकाम धर्माने आपले किंवा दुसऱ्याचे काय हित साधणार आहे जेव्हा या धर्माचे अनुष्ठान करणाऱ्याला स्वतःला पीडा होते तेव्हा आपल्याला राग येतो आणि जेव्हा दुसऱ्याला त्रास होतो तेव्हा तो अधर्म होतो आपण ज्या दृष्टीने भागवत धर्माचे निरूपण केले आहे ती कधी परमार्थापासून विचलित होत नाही म्हणून जे संतपुरुष चराचर सर्व प्राण्यांमध्ये समदृष्टी ठेवतात तेच त्या धर्माचे सेवन करतात भगवान आपल्या केवळ दर्शनानेच माणसांची सर्व पापे क्षीणहून जातात ही काही अशक्य गोष्ट नाही कारण आपले नाव एक वेळ ऐकल्यानेही नीज चांदळासुद्धा संसारातून मुक्त होतो भगवन यावेळी आपल्या केवळ दर्शनानेच माझ्या अंतकरणातील सर्व मळ धुतला गेला आहे ते योग्यच आहे कारण आपले भक्त असणाऱ्या देवर्षी नारदांनी जे काही सांगितले ते खोटे कसे होऊ शकेल यानंतर आपण संपूर्ण जगाचे आत्मा आहात म्हणून जगात प्राणी जे काही करतात ते आपण सर्व जाणत असतात म्हणून ज्याप्रमाणे काजवा सूर्याला प्रकाशित करू शकत नाही त्याचप्रमाणे परमगुरु अशा आपल्याला मी काय निवेदन करावे भगवन आपल्याच अधिपत्याखाली साऱ्या जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय होतो कुयोगी भेदबुद्धीमुळे आपले खरे स्वरूप जाणत नाहीत अत्यंत शुद्ध स्वरूप अशा आपणास मी नमस्कार करतो ज्यांची शक्ती प्राप्त करूनच कर्मेंद्रीय कर्म करण्यास समर्थ होतात तसेच ज्यांच्या दृष्टीन युक्त होऊनच ज्ञानेंद्रिये आपापले विषय ग्रहण करण्यास समर्थ होतात ज्यांच्या मस्तकावर हे भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे वाटते त्या सहस्त्र शीर्ष भगवंतांना मी नमस्कार करतो श्री शुक म्हणतात हे कुरुश्रेष्ठा विज्ञाधरांच्या अधिपती चित्रकेतूने जेव्हा भगवान अनंतांची अशी स्तुती केली तेव्हा भगवान प्रसन्न होऊन त्याला म्हणाले हे राजा नारद आणि अंगिरा यांनी तुला माझ्यासंबंधी ज्या विद्येचा उपदेश केला त्यामुळे आणि माझ्या दर्शनाने तू चांगल्या रीतीने सिद्ध झाला आहेस मीच सर्व प्राण्यांच्या रूपात आहे मीच त्यांचा आत्मा आहे आणि मीच पालन करता सुध्दा आहे शब्द ब्रह्म वेद आणि परब्रह्म ही दोन्ही माझीच सनातन रुप आहे कार्यकारणात्मक जगामध्ये आत्मा व्यापून आहे आणि कार्यकारणात्मक जग आत्म्यामध्ये स्थित आहे तसेच या दोन्हीमध मी अधिष्ठान रुपाने व्याप्त आहे आणि माझ्यामध या दोहांची कल्पना कलि ज्याप्रमाणे झोपलेला मनुष्य स्वप्नात सारे विश्व स्वतःमध्येच पाहतो तसेच स्वप्नातच जागा होऊन आपण अंथरणावर असल्याचंही जाणतो त्याचप्रमाणे जीवाच्या जागृती इत्यादी अवस्था परमेश्वराचीच माया होत हे जाणून सर्वांचा साक्षी असणाऱ्या मायातीत परमात्म्याच स्मरण केले पाहिजे झोपलेला पुरुष ज्याच्या सहाय्याने आपली झोप आणि त्यातील अतिंद्रिय सुखाचा अनुभव घेतो ते ब्रह्म मीच आहे त्याला तो आपला आत्मा समज मनुष्य निद्रा आणि जागृती या दोन्ही अवस्थांचा अनुभव घेणार आहे तो त्या अवस्थात राहूनही वास्तविक त्यांच्यापासून वेगळा आहे सर्व अवस्थांमधे अखंड असणारे ज्ञानच ब्रह्म आहे आणि तेच परब्रह्म आहे जेव्हा जीव माझ्या स्वरूपाला विसरतो तेव्हा तो, तो स्वतःला वेगळा समजतो त्यामुळेच या संसार चक्रात सापडतो आणि जन्मानंतर जन्म आणि मृत्यूनंतर मृत्यू त्याला प्राप्त होतात ही मनुष्य योनी म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा मूळ प्रवाह आहे ही मिळाल्यानंतरही जो आपल्या आत्मस्वरूप असलेल्या परमात्म्याला जाणून घेत नाही त्याला कोणत्याही योनीस शांती मिळू शकत नाही राजा कर्म करणाऱ्यांमध आहे आणि त्यापासून मिळणारे फळ ही दुःखदायी आहे परंतु कर्मांपासून निवृत्त होण्यात निर्भयपण आहे असा विचार करून बुद्धिमान पुरुषाने कोणत्याही कर्मांचा किंवा त्यांच्या फळांचा संकल्प करू नय सर्व स्त्री पुरुष सुख मिळाव आणि दुःखापासून सुटका व्हावी यासाठी कर्म करतात परंतु त्या कर्मांमुळे त्यांचे दुःख दूर होत नाही की त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही ज्ञानाचा अभिमान बाळगणाऱ्या माणसांनी कर्मांचे आणि त्यांच्या फळाचे हे स्वरूप जाणून घेतले पाहिजे त्याचबरोबर आत्म्याचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून जागृती स्वप्न आणि सुशुप्ती या तिन्ही अवस्था आणि त्यांचा अभिमानी यापेक्षा तो विलक्षण आहे हेही जाणले पाहिजे हे जाणून माणसाने ऐहिक आणि पारलौकिक विषयभोगांपासून विवेक बुद्धीन अलिप्त रहाव आणि ज्ञान आणि विज्ञानातच संतुष्ट राहून माझा भक्त भावे। योग मार्गाचे तत्व समजणाऱ्या माणसांनी आपला सर्वात मोठा स्वार्थ हा मानला पाहिजे की ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याचा अनुभव घण राजा माझा हा उपद्रि जर तू लक्षपूर्वक आणि श्रद्धेनिधारण करशील तर ज्ञान आणि विज्ञानानि संपन्न होऊन लवकरच सिद्ध होशीलव म्हणतात त्यानंतर जगद्गुरु विश्वात्मा भगवान श्रीहरी चित्रकेतुला असे आश्वासन देऊन त्याच्यासमोरच अंतर्धान पावले अध्याय सोळावा समाप्त